समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय चौवेचाळीसावा चानूर मुष्टिक आधी पैलवान व कंसाचा उद्धार ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात परिक्षित भगवान कृष्णे चाणूरा मारुई चाणुरा भिडला कृष्ण मुष्टिका बलरामतो जिंकण्या दुसऱ्या मल्ला हातात हात तसे पायात पाय घालोनी एकमेकांस ओढती पंजे पंजात नी तैसे छाती सछा देवोनी एकमेका सरिती डाव पे च करो निया फिरवी ती जोडीदार तो ढकलती कधी तैसे बांधीती आवळो निया आपटती सुटती तैसे धावती रोधती तसे प्रहार करुनी कोणी जर्जरो करू पाहती पडता दुसरा स्पर्धी गुडगे पाया आवळी उचली आवळो निया गळा दाबोनी लोटी ती कुस्त्या पाहावया स्त्रिया तेथील कैक पातल्या पाहता वीरते थोर बाळांशी कुस्ती खेळता गटाने येऊनी एक बोलती त्या परस्परे सभासत्कंस राजाचे अन्याय करीती पहा खेदाचे गोष्ट ही ऐशी राजाच्या साक्षीने घडे भगिनी बघगे कैसे व्रजाच्या परिदेहते, किशोर बळीनी कृष्ण सुकुमार पहा कुठे जेवडे बघती त्याना धर्म हा मोडिल्यामुळे लागेल पाप ते मोठे न थांबा था आपण शास्त्रते सांगते ऐसे न थांबा दोष जाणून सांगणे ऐकणे खोटे साहने दोष यात्रयी पहा पहा कसा कृष्ण घेरी तो चारी बाजूने शोभती घरम ही हि कमळावरी जै जल सखये दिसले का ते बळी संतप्त होऊनी मारीतो मुष्टिका कैसा असा तो शोभतो कसा आहे पवित्र व्रज भूवसतो हरित लक्ष्मी तसेच शिवतो पूजि जयाला देवो निमाळ वरिवंशी फुंकी नीराम कृष्ण द्वयी विकाय नेती नाही सखे कळत ते तप गोपी का नेत्रे सदाच पित्या हरिचारृपाला लावण्यसार हरितो न कोणित तो नित्य नूतन दिसे मिळला व्रजिना त्या धन्य गोपी व्रजीच्या हरिचित ध्याती प्रेमे भरून असवे हरी कीर्ती गाती त्या कांडणी डळणी दुहिता नाता धुतानी करिता सगळेची कामे जाई वनात हरिहानी तारोनी गाई परते मग सांज वेळी तई वाजवी अतिव सुंदर बासुरीती, ती सोडो नि काम बघती व्रजणारी धन्या परीक्षितपूर वासिया बोलता नारी आशा योगेश्वर मनी लक्ष्मी मारण्या शत्रुचाणुरा भयाने बोलती स्त्रिया ऐकती वसुदेवनी देवकी घाबरे चित्ती पुत्र शौर्य न भिन्न भिन्न असेडा डाम चाणू रो कृष्ण ही करी तसेच मुष्टिको राम लढती ते परस्परा अंग प्रत्यंग कृष्णाचे व्रजाच्या रंगीता शत्रुतो झाला मनक्या माझी किढीला व्यथेने क्रोधला शत्रु ससाण्या परी झेप कृष्णाच्या छातीसी त्याने केला मुष्टी प्रहारतो फुलांचा गजरा जैसा हत्तीच्या अंगितो पडे अविचल तसा कृष्ण चित्तात शांत राहिला भूमी सी आपण फिरवी अंतरिक्षिनी अस्ताव्यस्त असा शत्रू फेकीला त्या भूमीवरी तशीच बळीरामाने मुष्टिका ठोस मारिली चापटी मारली जोरे शत्रू तो थर्र वार्यात उखडे वृक्ष तसा हा त्रासला बहु निष्प्राण पडला खाली ओकला रक्त ही रक्तही बहुधा श्रेष्ठ बळी रामे तत्काल दुसरा भिडू कुटाला धरूनी डाव्या करे तुच्छो नि मारिले त्या क्षणी कृष्णला थेने शलाचे शिरही तुटे त्या शला चिरले जैसे तृणते कापणे तसे चाणूर मुष्टिको कुट शलतो शलपाच हे, मरता वाचले जे ते पळाले प्राण रक्षि पळता मल्ल ते सारे भेरी नादात ना बळी कृष्ण तसे गोप खेळले मल्ल खेळही प्रेक्षका मोदत झाला कार्याने राम कृष्णाच्या शिष्टे प्रशंसिले त्यांना तेने कंस चिडे बहू मारिता पाचते मल्ल पळाले अन्य सर्वतई कौसाने वाद्ये सारे केले बंद तिथो वधे अरे हे वसुदेवाचे दुश्चरित्राशी मुले हाकला कला येथुनी त्या ना लुटानंदास बांधणे कुबुद्धी वसुदेवो तो उग्रसे न पिता तसा दोघांना मारणे शीघ्र जिते सोडा न क्या बरळे कंस ऐसा तेव्हा अक्षय कृष्ण तो वेगाने चढला मंची क्रोध पूर्ण असा चिकी मनात जाणीले कंसे मारण्या कृष्ण पातला सखडगडाल घे बोनी उठे सिंहासनातून प्रहारण्या कंस घेई पवित्रा डावी कडे निजव्या करांशी असह्य ऐसे हरि कृष्ण तेज बळे धरीला मग कंस कृष्णे मुकुट त्याचा पडला धरेशी केसा धरो नि मग कृष्ण पाडी नी मुक्त ऐशा हरिने तयाच्या देहासि केला मग मुक्त नाच लाथेची मेला तई कंस शत्रू प्रेतास ओढी धरिणी श्रीकृष्ण सी सिंहो जसा ओढी तो हत्ती लागी मेलो असा एक शब्द आला भीतीत कंसो हरिचिंती नित्य खाता पिता चालत श्वास घेता शत्रुमनी मानुनी नित्य ध्यायी सारुप्य मोक्षो हरिदेत यासी कंसाला आठते बंधु न्यग्रोध कंकहे द्वय क्रोधाने बदला घ्याया राम कृष्णाशी धावले बळीने पाहता दोघा परी घऊ चलो निया पशुल सिंह जै मारी तैसेची मारिले द्वया आकाशी वाजल्या भेरी ब्रह्मा दि देव सर्वते स्तवोनी अर्पिती पुष्पे अप्सरा नाचल्या तशा नृपा कंसादिच्या स्त्रिया पिठीत उरते धवा रडता पातल्या तेथे विलाप स्वर जाय वरी ऐसे नृपादि पाहता बहु आक्रोश करुनी मोठा अश्रुत्या ढाळू लागल्या नाथारे प्रिय धर्मज्ञा करुणा करवत्सला उजाड जाहलो आम्ही अनाथ पुत्र जाहले स्वामी हो विरहे सारे मांगल्योत्सव संपले शोभाही नाशा झालो विधवा आम्ही सर्व या निरपराधी प्राण्यांना द्रोहीले तुम्ही ते बहु अन्याय गतीही झाली कोणा शांती मिळे तशी आधार कृष्ण जीवांचा रक्षितो तोच जीवही तिरस्कारतया होता कोणाला सुख लाभते श्री शुकदेवजी सांगतात परीक्षित भगवान कृष्ण जगाचा जीवन असे स्त्रियांना सांत्विले आणि केलेसे अंत्य कर्मते कृष्णनी बलरामाने पितरा सोडवि या पदा सी वन दिले पुन्हा पुत्राने नमिले तेव्हा जगदीश्वर मानुने तयाने त्या द्वयाना ना धरिले छातीसी पहा श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठसमश्लोकी मराठी चव्वेचाळीस हरिओ तत्स्रीष्णापणमस्त